अध्याय दहावा दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण श्री शुकदेव म्हणतात विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असे सांगून देवांच्या समोरच अंतरधान पावले हे राजा देवांनी अथर्व वेदी महर्षींकडे जाऊन याचना केली ती ऐकून दधीची ऋषींना फार आनंद झाला ते हसत म्हणाले देवांनो मरते मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना चेतनाहीशी करणाऱ्या यातना होतात हे तुम्हाला माहीत नाही का जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवेसे वाटणारे आहे अशा स्थितीत स्वत भगवान विष्णूंनी जरी ते मागितले तरी ते कोण बरे देईल देव म्हणाले ब्रम्हण ज्यांच्या कर्मांची महात्मेही प्रशंसा करतात अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे मागणारे लोक स्वार्थी असतात देणाऱ्याच्या संकटांचा ते विचार करीत नाही जर विचार केला असता तर त्यांनी ते मागितलेच नसते तसेच समर्थदाताही कधी काही नाही म्हणत नाही नदीचे ऋषी म्हणाले आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीच मी तुम्हाला नकार दिला होता हे घ्या मी हे प्रिय शरीर आपल्यासाठी आताच सोडित आहे कारण एक दिवस हेच मला सोडणार आहे हे देवानो जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यांवर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही तो अचेतन वस्तूंहूनही क्षुद्र समजावा जो मनुष्य कोणत्याही प्राण्याच्या दुखा, दुखाचा आणि सुखात सुखाचा अनुभव घेतो त्यास प्रकारच्या अविनाशी धर्माची महात्म्यांनी उपासना केली आहे धन जन आणि शरीर हे पदार्थ क्षणभंगूर आहे हे आपल्या उपयोगाचे नाहीत तर शेवटी दुसऱ्यांच्याच उपयोगी पडणारे आहेत अरे रे केवढा हा कंजूषपणा किती दुःखाची गोष्ट आहे की हा मरणारा मनुष्य द्वारा दुसऱ्यावर उपकार करीत नाही श्री शुकाचार्य म्हणतात अथर्ववेदी वेदी महर्षी दधीजींनी असा निश्चय करून स्वतःला परब्रम्ह परमात्मा श्री भगवंतांमध्ये विलीन करून आपल्या स्थूर शरीराचा त्याग केला इंद्रिये प्राण मन आणि बुद्धी यांचा संयम करून दृष्टी तत्वमय केल्यामुळे त्यांची सर्व बंधने तुटली त्यामुळे ते भगवंतांशी पूर्णपणे एकरूप झाले आणि त्यांना शरीर पडल्याचेही भान राहिले नाही भगवंतांची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचे बळ वाढले नदीची ऋषींच्या अस्थिंपासून विश्वकर्म्याने बनवलेले वज्र घेऊन तो ऐरावत हत्तीवर आरूढ झाला त्याच्याबरोबर सर्व देवही तयार झाले ऋषीमुनी त्याची स्तुती करू लागले आता त्रैलोक्याला जणू आनंदीत करीत असुरसेनापतींसह असणाऱ्या भृत्रासुराचा वध करण्यासाठी तो संपूर्ण ताकदींशी त्याच्यावर चालून गेला रुद्राने काळावर आक्रमण करावेत असा पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरु झाले होते त्यावेळी नर्मदा तटावर देवांचे दैत्यांशी हे भयंकर युद्ध झाले हे राजा त्यावेळी देवराजेंद्र हातात वज्र घेऊन रुद्र वसु आदित्य अश्विनी कुमार पितृगण अग्निमूदगण रुहुगण साध्यगण आणि बिश्वेदेव सह आपल्या तेजाने शोभत होता तो समोर आलेला पाहून वृत्रासराधी दैत्यांना ते सहन झाले नाही तेव्हा नमुची शंभर अनर्वा द्विमूर्धा ऋषभ अंबर हयग्रीव शंकुशिरा विप्रचित्ती विप्र, अयोमुख पुलोमा वृषपर्वा प्रहेती हेती, उत्कल सुमाली माली इत्यादी हजारो दैत्य दैत्यदानव यक्ष राक्षस सोन्याचे अलंकार वगैरे घालून आलेले होते आणि देवराज इंद्राच्या मृत्यूलाही अजिंक्य सेनेला अडवू लागले तर्विष्ठ असून सिंहनाथ करीत मोठ्या सावधगिरीने गदा परीघ बाण प्रास मुदगर तोमर शूळ फरशी तलवारी तोफा भूशुंडी इत्यादी शस्त्रास्त्रांच्या वर्षावान देवांवर सर्व बाजूनी प्रहार करू लागल जसे ढगानी झाकून गेल्यामुळे आकाशातील तारे दिसत नाही त्याप्रमाणे एकामागोमाग एक असे इतकेपण चारी बाजूनी येत होते की त्या वर्षावान देव दिसेनासे झाले तो शस्त्रास्त्रांचा वर्षाव देवसैनिकांना स्पर्शसुद्धा करू शकला नाही त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशातच त्यांचे हजारो तुकडे केले जेव्हा असुरांची शस्त्रास्त्रे संपली तेव्हा ते, ते देवसेनेवर पर्वतांची शिखरे वृक्ष आणि दगड फेकू लागले परंतु देवांनी पहिल्याप्रमाणेच ते तोडून टाकले जेव्हा वृत्रासुराच्या सैनिकांना दिसले की त्यांची असंख्य शस्त्रास्त्रे देवसेनेचे से काहीही वाकडे करू शकले नाहीत तसेच वृक्ष खडक आणि पहाडांच्या शिखरांनीसुद्धा त्यांच्या शरीरावर खरचटल सुद्धा नाही एवढच नव्हे तर सर्वजण कुशल आह तिथ ततिशय भयभीत झाल जसा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर क्षुद्र माणसांच्या कठोर आणि अमंगळ दुर्वचनांचा काहीही प्रभाव पडत नाही त्याचप्रमाण दैत्यांनी दक्षांना पराजित करण्यासाठी कलिसर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागल श्रीहरींच भक्त नसलिसुरांचा युद्धाचा उत्साह हो आपल प्रयत्न व्यर्थ झाल पाऊन मावळला आता ते आपल्या स्वामीला वृत्रासुराला युद्धभूमीवरच सोडून पळायला उद्युक्त झाले कारण देवांनी त्यांचे सारे बळ हिरावून घेतलेले होते स्वाभिमानी वीर वृत्रासुराने पाहिले की आपले बरोबरीचे असूर पळून जाऊ लागले आह आणि आपली पराभूतसेना अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागलि आह तेव्हा त्यांना पाहून हसून तो म्हणाला श्रेष्ठ वीर वृत्रासूर समयोचित वीरभणीने विप्रचित्ती नमुची पुलोमा मय अनर्वा शंभर इत्यादी दैत्यांना उद्देशून म्हणाला असुरांनो पळून जाऊ नका मी सांगतो ते ऐका जो जन्माला आला तो अवश्य मरणार विधात्याने या जगात मृत्यूपासून वाचण्याचा कोणताही उपाय सांगितलेला नाही अशा स्थितीत जर मृत्यूमुळे स्वर्गाधी लोक आणि सुयश सुद्धा मिळत असेल तर कोणता बुद्धिमान अशा उत्तम मृत्यूचा स्वीकार करणार नाही जगामध्ये दोन प्रकारचा मृत्यू परमदुर्लभ आणि श्रेष्ठ मानला गेला आहे एक आपल्या प्राणांना वश करून ब्रम्हचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणाऱ्या योगी पुरुषाचा आणि दुसरा युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून पाठ न दाखवता झुंज देऊन मरणाऱ्या मीराचा अध्याय दहावा समाप्त